मिलिंदव्हाणकर गोष्ट एका मुरली वाला कोळी एक कोळी मासे धरण्यापेक्षा एके दिवशी तो नदीकाठी जाऊन मुरली वाजवेत बसला मुरलीच्या आवाजाने एकही मासा वर न आल्याने त्याने मुरली ठेवून दिली व जाळे पाण्यात टाकले थोड्याच वेळात पुष्कळ मासे त्या जाळ्यात सापडले ते पाहून तो कोळी म्हणाला हे मासे किती अरसिक इतका वेळ मी मुरली वाजवत होतो तेव्हा तिच्या सुरांवर हे नाचले नाही आणि आता मुरली वाजवणं बंद केल्यावर हे नाचू लागले गोष्ट बावन्नावी मुलगा आणि साप एकदा एक, एक धनगराचा मुलगा रानातून लाकडे गोळा करीत असता त्याचा हात चुकून एका सापाला लागला परंतु ही गोष्ट चुकून घडली हे लक्षात येऊन तो साप त्याला नाही तो त्या मुलाला म्हणाला अरे पुन्हा असं कधी करू नकोस तू मुद्दा वाटेला जाशील तर परिणाम चांगला होणार नाही तात्पर्य कोणतेही कृत्य करताना त्या माणसाचा बरा वाईट हेतू असेल त्यावरून त्याची पारख करतात गोष्ट त्रेपन्नावी कोळी व त्याचे दैव एकदा एका कोळ्याने जाळे टाकून मासे पकडण्याचा ते हो आप खूप प्रयत्न केला परंतु त्याला एकही मासा मिळाला नाही तेव्हा त्याने निराश होऊन आपले सामान गोळा केले व तो घरी जाण्यास निघाला तोच एक भला मोठा मासा आपोआप उडी मारून त्याच्या टोपलीत येऊन पडला ते पाहून त्या पोळ्याला खूप आनंद झाला तात्पर्य पुष्कळ प्रयत्नांनी एखादी गोष्ट सिद्धीच जात नाही पण एखाद्या वेळी आपोआप घडते गोष्ट चोपन्नावी गांधील माशा आणि मधाची कुपी एकदा काही मधमाशांना एक उघडी मध मधाची कुपी दिसली तेव्हा त्यातला ते मध खावा म्हणून अधाशीपणाने त्या सगळ्या माशा घाईने आत शिरल्या त्यामुळे त्यांची कुपी तितकी गर्दी झाली की त्यांना तेथून बाहेर पडणे अशक्य झाले व त्या तिथेच उदमरून मरण पावल्या तात्पर्य आधाशीपणाचा परिणाम वाईट झाल्याशिवाय राहत नाही गोष्ट पंचावन्नावी पारधी आणि कवडा एकदा एक कवडा एक एका पारध्याच्या जाळ्यात सापडला तेव्हा तो दिनवाणेपणानं म्हणाला दादा मला जर तू सोडून देशील तर मी दुसऱ्या कवड्यांना फसवून तुझ्या जाळ्यात आणे ऐकून पारधी म्हणाला अरे एवढी खटपट करून तुला पकडलंय ते काय सोडण्यासाठी होय आणि स्वतःच्या बचावासाठीच जो आपल्या भाऊबंधांना संकटात टाकतो अशा नीच माणसावर तर दया दाखवणं अजिबात योग्य नाही तेव्हा मी तिला सोडणार नाही असा घातकीपणा करणाऱ्याला शासन झालंच पाहिजे तात्पर्य स्वार्थासाठी आपल्याच लोकांचा नाश करण्यास निघणाऱ्या माणसा इतका दुष्ट कोणी नाही प्र गोष्ट छप्पनवी सिंह गाढव आणि कोंबडा असे म्हणतात की कोंबड्याच्या आवाजाला सिंह फार भितो एकदा एके ठिकाणी गाढव आणि एक कोंबडा चढत होते तेव्हा एक सिंह तिथे आला चला पाळताच कोंबड्याने ते ऐकून सिंहीने पळत सुटला गाढवाला वाटले की आपल्याला ठेवून सिंह पळतो आहे म्हणून तो सिंहाचा पाठलाद करू लागला थोड्या अंतरावर गेल्यावर सिंह मागे वळला आणि पंजाच्या एकाच फटकाऱ्यात त्या गाढवाला त्याने ठाळ मारले तात्पर्य एखादा थोर पुरुष एखाद्या कारणाने घाबरू लागला तर तो आपल्यालाच भीत आहे असे समजून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात ते मूर्ख असतात गोष्ट सत्तावन्ना म्हातारी आणि वैद्य एकदा एका म्हातारीच्या डोळ्यात फूर पडल्यामुळे तिला काही दिसे नसे झाले म्हणून तिने एका चांगल्या वैद्यास आपले डोळे दाखविले परंतु तो वैद्य लबाड होता प्रत्येक दिवशी औषध देण्यासाठी म्हातारीच्या घरी येऊन डोळे बांधून जाताना म्हातारीच्या घरातली काहीतरी वस्तू तो घेऊन जात असे असे होता होता सारे घर रिकामे झाले हळूहळू बाईचे डोळेही बरे झाले व तिला दिसू लागले वैद्याने तिच्याजवळ डोळे बरे केल्याबद्दल पैसे मागितले तेव्हा बाई म्हणाली माझे डोळे तर पूर्वीपेक्षा जास्त बिघडले आहेत तेव्हा पैसे कसले वैद्याने म्हातारीवर फिर्याद केली तेव्हा न्यायाधीशासमोर ती म्हणाली साहेब हा वैद्य माझ्या घरी येण्यापूर्वी मला माझ्या घरातल्या वस्तू चांगल्या दिसत होत्या परंतु आता मात्र माझ्या घरातली एकही वस्तू मला दिसत नाही याचा अर्थ काय हे ऐकताच न्यायाधीशाच्या लक्षात सगळा प्रकार आला व त्याने तिच्या सगळ्या वस्तू करत देण्याचा हुकूम दिला तात्पर्य लबाडीचे वाघणे कधीही लपून राहत नाही गोष्ट अठ्ठावन्नावी सीताफळ रामफळ आणि अंजीर एके दिवशी सीताफळ आणि रामफळ यांचे परस्परांच्या मोठेपणाबद्दल भांडण जुंपले भांडता भांडता ती एवढ्याने बोलू लागली की त्यांचे बोलणे एका अंजीराने ऐकले व तो म्हणाला अरे असे भांडता काय आपण सगळे एकमेकांचे मित्र आहोत तेव्हा मित्रांनीच भांडणं योग्य नाही तात्पर्य स्वतःच्या मोठेपणाबद्दल दुसऱ्याशी वाद घालण्याची काही लोकांना सवय असते गोष्ट एकोणसाठावी कोंबडा कुत्रा आणि कोल्हा एक कोमडा आणि एक कुत्रा प्रवास करीत होते एकदा रात्र पडल्यावर कोंबडा एका वृक्षावर चढून बसला आणि कुत्रा बुंद पाहिजे झोपी गेला सकाळी उठल्यावर कोंबडा जोरात आरवला ते ऐकून एक कोल्हात येथे आला व त्याला म्हणाला अरे तुझा तुझा स्वर किती मधुर आहे तुझं गायन ऐकून मला तुला अगदी कडकडून भेटावं वाटत आहे तेव्हा त्याच्या बोलण्यात लबाडी लक्षात येऊन कोंबडा म्हणाला मित्रान खाली जो पहारे कधी झोपला आहे त्याला जागा करून दरवाजा उघडायला सांग म्हणजे मी खाली येतो हे बोलणे खरे वाटून कोल्ह्याने कुत्र्याला उठवले कुत्रा जागा झाला आणि ताबडतोब त्याने कोल्ह्याला मारून टाकले तात्पर्य काही काही वेळा सामान्य लोकांकडूनही लबाड माणसाची होते साठावी चिथुंदरी व तिची आई एकदा एका चिथुंद्रीने नाकात तपकीर घातली व ती आपल्या आईला म्हणाली आई माझ्या कानात केवढा भयंकर आवाज येतो आहे शंभर नगारे एकदम वाजल्यासारखं वाटत आहे तेव्हा तिची आई म्हणाली किती बडबड करतेस अशा साध्या गोष्टी सांगून रजाचा गज करण्याची ही सवय बरी नाही गोष्ट एकसष्टावी माशा कवडे आणि शेतकरी काही माशा आणि कवड्यांना एकदा भयंकर तहान लागली म्हणून ते एका शेतकऱ्यापाशी गेले आणि त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले त्या बदल्यात कवड्यांनी शेत उपरून देण्याचे कबूल केले आणि गांधीरमाशांनी चोरापासून शेताचे रक्षण करण्याचे कबूल केले परंतु शेतकरी म्हणाला की दोन्ही कामं माझे बैल आणि कुत्रे करतील तेव्हा त्यांच्या खाण्यापिण्याची सोय बरा आधी बघितली पाहिजे तात्पर्य जवळच्या माणसात उपाशी ठेवून इतरांना तृप्त करणे हे व्यवहार्य नाही गोष्ट बासष्टावी दोन बिरूक एका मोठ्या तळ्यात दोन बिडूक राहत असत हे गोष्टी उन्हाळा इतका पडला की त्या तळ्यातले पाणी आटून गेले तेव्हा ते दोघे पाण्याच्या शोधार्थ दुसरीकडे निघाले त्यांना एक खोल विहीर लागली तिच्या आत भरपूर पाणी होते ते पाहून एक बेडूक दुसऱ्याला म्हणाला मित्रा इथे भरपूर पाणी आहे आपण इथेच उड्या टाकू तेव्हा दुसरा बेडूक म्हणाला अरे इथे पाणी भरपूर आहे हे खरं आहे आपण या विहिरीत उतरण्यावर त्यातलं पाणी आटलं तर आपण पुन्हा वय कसे येणार तात्पर्य कुठलीही गोष्ट पूर्ण विचार केल्याशिवाय करू नये गोष्ट त्रेसष्टावी खंडोबा आणि सर्प खंडोबाचे लग्न झाले तेव्हा सगळ्या पशुपक्ष्यांनी त्याला अनेक प्रकारच्या भेटी दिल्या एका सापानेही आपल्या तोंडात एक गुलाबाचे फुल घेतले आणि तो खंडोबा आला ते पाहून खंडोबा त्याला म्हणाला अरे तू जी वस्तू मला देण्यासाठी आणली ती खूपच चांगली आहे पण ती तुझ्यासारख्या दुष्ट प्राण्याकडून लिहिणं मला योग्य वाटत नाही तात्पर्य वस्तू जरी कितीही चांगली असली तरी ती देणारा मनुष्य कोणत्या दर्जाचा आहे हा विचार करून तिचा स्वीकार करावा गोष्ट चौसष्टावी मनुष्य आणि पिसू एका माणसाच्या पाठीस खाद सुटली म्हणून त्याने आपल्या हाताने तेथेचा थे पाहिले तो त्याला एक पिसू सापडली तेव्हा तो मनुष्य तिला म्हणाला माझं रक्त पिणारी तू कोण पिसून उत्तर दिले रक्तावरच मी आपला निर्वाह करावा अशी देवानेच योजना केली आहे शिवाय माझ्या दंशाने मृत्यूही येत नाही तेव्हा माणूस म्हणाला तुझा अंश भयंकर नसला तरी फार त्रासदायक आहे तेव्हा तुला ठार मारणच योग्य तात्पर्य हिंसा करू नये परंतु जे दुसऱ्यांना ठार मारणे गोष्ट पासष्टावी पारधी आणि भारद्वाज एक भारद्वाज पक्षी एका पारध्याच्या जाळ्यात सापडला तेव्हा तो पारध्याला म्हणाला दादा मी तुझा असा कोणता अपराध केला आहे म्हणून तू मला मारतोस मी तुझं काही सोनं चोरलो नाही फक्त धान्याचे चार दाणे मात्र घेतले पारण्याने त्याच्याकडे किंचितही लक्ष न देता त्याची मान मुलगाळली आणि त्याला आपल्या टोपलीत टाकले तात्पर्य एकदा शत्रूच्या हाती सापडल्यावर त्याच्या पाशी आपले विरजप राधित कितीही सांगितले तरी उपयोग होत नाही गोष्ट तासणारा पक्षी आणि वाघूळ एकदा एका पिंढऱ्यातील पक्षी रात्रीचा गावू ते एकूण एक वाघूळ तेथे आले व म्हणाले अरे तो रात्रीऐवजी दिवसा का गात नाही तेव्हा तो पक्षी म्हणाला मी एकदा दिवसा गात असताना पकडला गेलो तेव्हापासून मी रात्रीचा हप्त गातो यावर वाघोळ म्हणाले हा विचार तू आधीच करायला हवा होता आता जर तू पिजराट होत आहेस तेव्हा तुला कोण पकडणार तात्पर्य जी गोष्ट एकदा घडून गेली ती टाळण्याचा प्रयत्न मागाहून करून ती उपयोग होत नाही गोष्ट साधूसष्टावी सटवाई आणि पिसू एका माणसाला एक पिसू चावली त्या वेदनेने त्याला इतकं दुःख झालं तिच्या पिसूचा लायनाट करण्यासाठी त्याने सटवाळीची प्रार्थना केली इतक्यात ती पिसू उडून गेली ते पाहून तो मनुष्य म्हणाला शत्रूशी सामना करण्याचा प्रसंग आल्यास तू काय मदत करणार तात्पर्य अगदी शुल्लक गोष्टीसाठी देखील देवाकडे गारहाणे सांगण्यास हा मूर्खपणा होय गोष्ट अडुसष्टावी सिंह लांडगा आणि कोल्हा एकदा वनराज सिंह खूप आजारी पडला त्याची प्रकृती विचारण्यासाठी सगळे पशु रोज येत असत पण कोल्हा मात्र येत नसे कोल्ह्याचे आणि लांडग्याचे शत्रुत्व होते या गोष्टीचा फायदा घेऊन लांडग्याने सिंहात सांगितले की महाराज कोल्हा हल्ली आपल्या दरबारात नसतो त्यावरून तो आपल्या विरुद्ध काही कपट कारस्थान करत असावा असं मला वाटत हे ऐकून सिंहाने ताबडतोब कोल्ह्यात बोलावणे पाठवले व त्याला विचारले काय रे मी इतका आजारी असूनही तुम्हाला भेटायला आला नाही याचा अर्थ काय सिंहा कोल्याने उत्तर दिले महाराज मी आपल्याच करता एखादा चांगलासा वैद्य पाहत होतो कालच मला एका मोठ्या वैद्याने सांगितलं की नुकतंच काढलेलं ला, लांडग्याचं कातडं पांघरलं असता हा रोग बरा होईल सिंहाला ते खरे वाटले आणि त्याने कातड्यासाठी ताबडतोब लांडग्याला ठार मारले तात्पर्य दुसऱ्याच्या विनाशाची इच्छा करणारे लोक बहुदा स्वतःच नाश पावतात गोष्ट एकोणसत्तरावी माळी आणि त्याचा कुत्रा एका माळ्याचा कुत्रा विहिरीच्या काठी उड्या मारित असता तोलणे ऐकून माळी त्याला वर काढायला गेला परंतु तसे करीत असताना तो कुत्रा त्याच्या हाताला लावला तेव्हा चिडून त्या माळ्याने त्याला विहिरीत तसेच सोडून दिले त्यामुळे तो कुत्रा बुडून मरण पावला तात्पर्य कृतघ्न माणूस मरू लागला तरी त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही गोष्ट सत्सरावी डुकरी आणि मांजरी एक डुकरी आणि एक मांजरी यांचे एकमेकांच्या मुलांविषयी बोलणे चालले होते बोलता बोलता मांजरी गर्वाने म्हणाली मला ही देवाच्या दयेने इतरांप्रमाणे पुष्कळ मुलं बाळा आहेत माझही कुटुंब काही लहान नाही त्यावर तुच्छतेने डुकरी म्हणाली असतील पण तू आपल्या मुलांना इतक्या घाईघाईने जन्मायला घालते की त्यामुळे ती आंधळीत तात्पर्य घाईघाईने केलेली कामे बहुधा अर्धवटत राहतात गोष्ट एकतरावी दारूबाज नवरा एका बाईचा नवरा खूप दारू पियाचा त्याला दारू सोडण्याविषयी तिने खूप वेळा विनवणी केली परंतु काही उपयोग झाला नाही मग एकदा दारू पिऊन बेशुद्ध पडलेला असताना तिने त्याला स्मशानात नेऊन एका खड्ड्यात ठेवले व स्वत भूताचे सोम घेऊन तो शुद्धीवर येण्याची वाट पाहत बसली काही वेळाने त्याची नशा उतरल्यावर तो इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा त्याच्याकडे खाण्याचा पदार्थ ठेवून ती भूताच्या आवाजात म्हणाली उठ हे अन्न खा मेलेल्या लोकांना अन्न देण्याचं काम मी करतो ते ऐकून तिचा नवरा म्हणाला माझ्या स्वभावाची तुला नीट ओळख झालेली दिसत नाही कारण असं असतं तर तू मला हे अन्न न देता जायला थोडी दारू दिली असतीस तात्पर्य व्यसनी मनुष्याचे व्यसन सुटणे अशक्यच गोष्ट बहात्तरावी साळुंकी आणि कवडा एका शेतकऱ्याने एक साळुंकी आणि एक कवडा असे दोन पक्षी विकत आणले साळुंकीला गाणे ऐकण्यासाठी आणि कवडा मारून खाण्यासाठी त्याची बायको कवड्याची कढी करण्यासाठी पक्षी ठेवले होते तेथे गेली परंतु अंधारात चुकून तिने कवड्याऐवजी साळुंकीलाच घेतले आणि आता तिची मान सुरीने कापणार तितक्यात त्या साळुंकीने गाणे सुरू केले व तिचा प्राण वाचला तात्पर्य पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय एखाद्याचा जीव झनेपाप आहे कारण जाला मारावयाचे त्याला सोडून आपण भलत्यालाच मारल्याचे नंतर लक्षात आल्यास ती चूक दुरुस्त करता येत नाही गोष्ट थ्रॅक्तवी मुलगा आणि चणे एक मनुष्य खापरामध्ये चणे भाजत होता तेव्हा ते चणे फडफड करून उड्या मारू लागले ते पाहून तिथे असलेला एक मठ्ठ डोक्याचा मुलगा म्हणाला काय मूर्ख आहे हे तणे यांचं अंग भासत आहे आणि यांना गाणं सुस्त आहे तात्पर्यवेळी कोणतीही गोष्ट करणारा मनुष्य हासल्यास पद ठरतो गोष्ट तव्यात करावी धनगर आणि लांडग्याचे पिल्लू एका धनगरात एक लांडग्याचे पिल्लू सापडले तेव्हा त्याने ते आपल्या कुत्र्यांच्या बरोबरच ठेवले धनगराची मेंढळ चोरण्यासाठी लांडगे येत त्यांचा पाठलाग करताना हे पिल्लू कुत्र्यांपेक्षाही हुशारी दाखवित होते परंतु ते काम झाल्यावर मात्र ते स्वतःच एखाद्या सुकार मेंढळाला बाजूला नेऊन मारून खात असे बऱ्याच दिवसांनी ही गोष्ट एकदा धनगराच्या लक्षात आली व त्याने त्या झाडाला टांगून मारून टाकले तात्पर्य प्राण्यांचा मूळ स्वभाव सहसा बदलत नाही गोष्ट पंचाहत्तरावी पाणबुडा पक्षी पाणबुडा नावाचा पक्षी पाण्यात उड्या मारून मासे पकडून खातो एका पाणबुड्याने आपण पार्थ्याच्या हाती सापडू नये म्हणून आपले घरटे नदी काठच्या बांधले होते एके दिवशी तो पक्षी बाहेर गेला असता नदीला आणि पाणी चढवून घरटे फिलान वाहून गेले परत आल्यावर पक्षी पाहतो घरटे व पिले दोन्ही नाहीशी झालेली ते पाहून तो म्हणाला चा एका शत्रूला वाचवण्यासाठी मी इथे येऊन राहिलो तोच दुसऱ्या शत्रूच्या तडाख्यात सापडलो तात्पर्य एका संकटातून सुटण्याच्या प्रयत्नात कधी दुसरेच संकट उभे राहते